श्रीपादशे वल्लभ न हरी दत्ता तेयांड वासुदेवांद सरस्वती सर्वे नात पाच श्रीपादशे वल्लभ न हरी दत्ता ते या दिगा वासुदेवांद सरस्वती सर्वे ना पाच पा महात्म्य अध्याय पंधरावा श्री गुरु गुरुदत्तात्रेयामहा श्री दत्तात्रेयांनी सांगितलेला योगाभ्यास ऐकून अर्जुनाला आनंद झाला गुरुंना पुन्हा वंदन करून त्याने साशंक मनाने प्रश्न केला गुरुजी कृपांवित होऊन आपण योगाभ्यासाचे निरूपण केलेत त्याने माझ्या अंतःकरणाला आनंद झाला परंतु एक गोष्ट तुम्हाला विचारतो योगामुळे साक्षात्कार झाला असता वाक्य विचार कशासाठी आवश्यक आहे ही माझी शंका दूर करा माझी तुमच्यावर पूर्ण निष्ठा आहे अर्जुनाचा हा प्रश्न ऐकून अतिनंदन भगवान हर्षान्वित होऊन म्हणाले ज्ञानाच्या अभावी केवळ योगाने योग्याला निर्वाण प्राप्त होणार नाही प्राणायाम करून आपले मन स्थिर झाल्यावर ऐकलेल्या वाक्य ज्ञानाचे मनन करावे त्या अर्थाला अनुसरून अखंड मनोवृत्ती करून परमात्म्याचे चिंतन करणे तेच मनन सविकल्प समाधी हेच निरिध्यासन जाणावे विजातीय प्रत्यय टाकून सजाय प्रत्ययाचे ते प्रवाही करण असते शुद्ध बुद्ध प्रत्यय ते सजातीय जाणावेत श्रुतींनी प्रतिपादलेले असे आत्म्याचे दोन प्रकारचे गुण आहेत निषेध्य आणि विधेय म्हणजेच नकारात्मक व सकारात्मक अशब्द असतो अद्वय अरूप, अरस अल्यय अगंध अनादि अनंत अभे, अभय अभेद अगोत्र अवर्ण अदृश्य अचक्षुशोत्र, अग्राह्य अद अवेद्य हे निषेध्य गुणायत्य शुद्ध बुद्ध मुक्त सत्य ज्ञान अनंत पर आत्मा अच्युत असंग सदोदित परावर हे विधेय गुण आहेत या दोन्ही प्रकारच्या गुणांचे ध्यान करणे म्हणजेच सजाय प्रत्यय हे अखंडितपणाने चिंतावे पूर्वी म्हणजे तेराव्या अध्यायात सहा लिंगांनी निश्चित केलेला तत्वमसी या वाक्याचा अर्थ जो लक्षणावृत्तीने लक्षीलेला आहे तो मननात स्थिर होतो तोच परब्रह्म आत्मा आहे मीच अखंड एक रसधाम परावर परमशिव व पुरुषोत्तम आहे असे मनन झाल्याने ध्याता व ध्यान हे भाव लोपून मन निश्चलपणे ध्येयाकार होऊन राहते हीच निर्विकल्प समाधी ही अज्ञानांधकाराचे व मोहाचे निवारण करते व प्रारब्ध्याचा नाश करून वासनारुपी वनाची होळी करते मग व्यापक स्वयं प्रकाशक आणि सच्चित सुखमय अनुभव येतो योग्याला असा साक्षात तो आत बाहेर असे नाही। तो निरंतर चिन्मय निश्चळ अजस्त्र व सुखरूप होतो ती ब्रह्माकार मनोवृत्ती या ज्ञानाचा नाश करून शेवटी निष्फळ ब्र निष्कळ ब्रह्माला स्पष्ट करते त्यामुळे कार्यासह अज्ञान नष्ट होऊन जाते आणि एकच एक सत चित आनंद लक्षण निरंजन ब्रह्म शिल्लकुरते तू अशी शंका गेशील की ही वृत्ती असताना मग द्वैतता कशी मनावी, तर त्या शंकेचे उत्तर असे की हे कार्य होताच वृत्ती स्वरूपातच मुरून जाते उदाहरणार्थ निवळीच्या बीचा बारीक केलेला ओला गोळा गडूळ अशा पाण्यात टाकला तर तो पाण्यातील गाळ नाहीसा करून स्वत पाण्यात त्याप्रमाणे येथे घडते मातीचा घडा फुटला की घड्यातील आकाश मोठ्या आकाशात एक रूप होते त्याप्रमाणे अविद्येचा नाश झाल्याने उपाधीचा नाश होतो अविद्येलाच उपाधी म्हणतात तिच्यामुळे जीवाला क्लेश होतात ती नष्ट होताच जीव स्वयंप्रकाश ब्रह्म होतो तुमशील कि न जान जाणलेले व बाह्यत दिसणारे असे ही मनाला व इंद्रियांना जाणता येते परंतु प्रत्येक ब्रह्म तसे नाही कारण इंद्रिये व अंतःकरण यांची गती ब्रमस्वरूपाकडे होऊ शकत नाही ते म्हणजे ब्रह्मस्वरूप स्वयं ज्योती अर्थात स्वसंवेद्य आहे त्याला कोण जाणू शकेल ब्रह्म म्हणजेच आत्मा तो सर्वांना अग्राह्य व अदृश्य आहे तोच दृष्टा म्हणजे पाहणारा आहे हा सिद्धांत सत्य आहे वेदाचे एक मत ऐक आपले मुख आपल्याला दिसत नाही आरसा मात्र ते दाखवितो उपाधी हाच आरसा त्या जड वस्तूला बोध कसा होणार तेव्हा स्वतःच उपाधीच्या साह्याने स्वरूपाला पाहतो तसा हा ही न्याय आहे आरसा मळकट असेल तर मुखही मळकट दिसते त्याचप्रमाणे आरसा फुटलेला असेल तर मुखावरही फूट भासते तोच आरसा स्वच्छ केल्यानंतर मुखावर स्वच्छता दिसते त्याच रीतीने बुद्धी स्वच्छ केल्याने स्वरूपाचे स्पष्ट ज्ञान होते आरशावर आलेला मळ आगंतुक असतो तसेच बुद्धीवर राग द्वेष इत्यादी मल आगंतुक आलेले असतात शास्त्राच्या आधाराने ते मल दूर केले म्हणजे बुद्धी चांगली स्वच्छ होते जो बुद्धीमध्ये प्रतिबिंबित होतो तो जीव ह्या नावाने ओळखला जातो त्याला बाह्य गोष्टींचे ज्ञान होण्यास इंद्रिय मदत करतात अंधारात जर घडा पहावयाचा असेल तर दिवा व दृष्टी ह्यांची आवश्यकता असते परंतु नुसता दिवा पहावयाचा असेल तर एकट्या नेत्रांनी त्याचप्रमाणे स्वात्म्याला जाणून घेण्यासाठी खरोखर बुद्धिवृत्ती पुरेशी आहे हिलाच वृत्ती व्याप्यता असे म्हणतात बुद्धीत बुद्धीत बिंबित स्वात्म्याचे दर्शन आपणासच होते म्हणून श्रुतीचे हे वचन इंद्रिये व मन पाहत नाहीत दिवा पाहण्याकरता दिव्याची आवश्यकता नसते आत्मा प्रकाश आहे त्याला पाहण्यासाठी इतर साधनांची विनाकारण काय गरज आहे त्याला पाहण्याच्या आड एक अज्ञान मात्र असते ते बुद्धिवृत्तीने नाहीसे होते त्यासाठीच श्रवण हा उपाय आहे दुसरा उपाय नाही जी ब्रह्माकार वृत्ती तीही शेवटी स्वरूपात मुरते त्याच स्थितीला निर्विकल्प समाधी असे म्हणतात हीच शेवटची स्थिती ज्या ठिकाणी अखंड एक ब्रह्म आहे दुजे पण नाही त्या ठिकाणी पोहोचल्यावर कल्पांतीही पुन्हा पतन होत नाही निद्रेत स्वरूपाचे ज्ञान असते तेच जागेपणी व स्वप्नात वृत्तीज्ञान होते अज्ञानाचे त्याच्याशी वैर नसते साध्या सूर्यप्रकाशाने गवत जळत नाही परंतु सूर्य व गवत यांच्यामध्ये सूर्यकांत येताक्षणी म्हणजे वैरपणा येताच सर्व जळून जाते त्याचप्रमाणे सामान्य ज्ञान अज्ञानाशी वैर करीत नाही परंतु मी ब्रह्म असे वृत्ती ज्ञान अज्ञानाच्या वनाचा नाश करते जो योग करण्यास प्रवृत्त होतो त्याला सिद्धी आड येतात परंतु जो धैर्य धरून त्यांना सोडून देतो त्याला मोक्ष सुख प्राप्त होते आणि मा आधी आठ सिद्धी आहेत त्यामध्ये लक्ष घातल्यास अहिक समृद्धी जरी प्राप्त झाली तरी मोक्षासारखी महत्सिद्धी मात्र दुरावते सिद्धींचे फल नश्वर असते उलट पक्षी मोक्ष हा निश्चल आहे म्हणूनच प्रयत्नपूर्वक विमल ज्ञान साध्य करावे चित्त झोपेत गेले तर त्याला जागे करावे तसेच ते विषयांमध्ये रमून विक्षिप्त झाले तर त्याला पुन्हा पुन्हा शांत करावे अशा रीतीने अभ्यास करून चित्त जेव्हा निर्वा प्रमाणे निवांत होते तेव्हा सर्व वृत्ती शांत होऊन योगी कृतकृत्य कुरत होतो त्या त्यावेळी सर्व कर्मे क्षीण होतात हृदयातील ग्रंथी तुटतात संशयाचे घडे फुटतात आणि मोह मागे हटतात ज्ञानाच्या योगे संचितानी आणि दोहोंचा नाश होतो अशा स्थितीत स्वतच जीवनमुक्त झाल्यामुळे योगी आपण प्रारब्ध भोगताना मनात यत्किंचितही त्याचा क्षीण मानत नाही सर्प ज्याप्रमाणे अंगावर वेगळी कात धारण करतो परंतु तिच्याविषयी अभिमान करत नाही त्याप्रमाणे मुक्त पुरुष शरीराबाबत असतो अर्जुना जोपर्यंत अभ्यास दृढ झाला नाही तोपर्यंत योग्याने आंधळ्या बहिर्याप्रमाणे वागावे तरच योग आत स्वतः समर्थ असूनही विषयांजवळ राहून जो मुनी निद्रिता प्रमाणे वागतो त्याला जगात मुग्ध म्हणतात बसताना उठताना किंवा चालताना ज्याची दृष्टी चार हातापलीकडे जात नाही त्याला आंधळा समजावा हिताचे किंवा अहिताचे शुभ किंवा अशुभ असे वाक्य ऐकूनही जो न ऐकल्यासारखे करतो तो बहिरा जाणावा जो हितकारक सत्य आणि मोजकेच बोलतो जेवतांना चांगले व वा वाईट असा अन्नात भेद करत नाही तो अजिंह्व समजावा जो केवल मल व मूत्र ह्यांच्या त्यागासाठी व भिक्षे करताच फिरतो नाही तो, ना तो पंगू जा कुमारी वृद्ध नारी किंवा सुंदर तरुणी यांना पाहून जो अंतरात समचित व निर्विकार राहतो तो नपुंसक जाणावा याप्रमाणे वागून योगाचरण करून जो मुनी अंतर्निष्ठपणे वागतो तो जनात सारखाच असतो अर्जुना हा योग तुला मी समग्रपणे सांगितला आहे तो तू जाणून घे जो श्रद्धावान विनयशील संगरहित योग सांग। जो योगी माजा भक्त होश्व व कांचन हाथ विषय समा बात्यग करते माला आवड़ो राजा तु ही मजा भक्त चाहे तू विषया असक्त हैस सर्वता संघापासन मुक्त हैस आजे ठिका तुझे चित्त जड़े तू अनेक याग भक्तिपूर्वक के, के लिए म्हणून तुला हा योग सांगितला आहे त्याचा सांगोपांग अभ्यास आता कर भगवान दत्त प्रभूंचे ते बोलणे ऐकून अर्जुन सदगत होऊन दोन्ही हात जोडून श्री दत्तांचे स्तवन करू लागला हे देवा भक्तिभावाने तुला मी नमन करतो तू हा चांगला उपदेश केला आहेस त्याने माझ्या चित्तातील मोहांधकार नाहीसा झाला आहे ताप निवाला आहे आणि माझे मन तुझ्या रूपात समाधान पावले आहे माझ्या मनात ज्ञानाचा सूर्य उगवून त्याने अंतरंगातील काळोक जाळून टाकला आहे हे देवा तुझ्या चरणांच्या दर्शनाने आनंद होऊन सर्व खेद व भेद निघून गेला आहे पूर्वी कधी न आलेली ही पर्वणी आज आली की ज्यामुळे तुझे हे प्रेममय पदमला तू माझा ताप श्रमविलास पाप घालविलेस आणि कोप व द्वेष ह्या शत्रूंना पळविलेस तूच माझा माज बाप आहेस तू माझ्या सर्व भ्रमाची शांती केलीस आणि मला निष्काम करून परमधाम दिलेस हे देवा परमानंदमयी असे हे पद सतत माझ्या डोळ्यासमोर असो हाच माझा छंद तू पुरवावास। तूच माझी माता तूच पिता तूच गुरु कुलदेवता स्वजन बंधू व भ्राता आहेस वाचून मला दुसरे कोणीही नाही तू स्वतः देह आणि इंद्रिये यांच्या पलीकडचा आहेस सर्व इंद्रियांना तू चालवितोस गुहे मध्ये तू स्वत आश्रय घेऊन राहत तरीही ही वस्तू तू मला दाखविली आहेस या परता वेगळा स्वार्थ मला नाही तू जो परमार्थ दाखविला कृतार्थ झालो आता व्यक्त का क्षुब व्हावे तू भक्ती गम्य देव आहेस तुझ्याचरणी धाव घेतल्यावर तू माझी इच्छा पुरविलीस आता आनंदाला पारावार नाही ज्याप्रमाणे वस्त्रात तंतु भरलेले असतात त्याप्रमाणे तुझ्या रूपात हे जग भरले आहे त्या तुझा रूपाचा आज बोध झाल्याने माझे मन समाधान पावले आहे या संसार वृक्षावर जीव व ईश असे दोन पक्षी वास करतात जीव कर्माची फळे भोगतो व ईश्वर त्याची साक्षीपणाने निरीक्षण करतो जो वर फलांची गोडी व इच्छा असते तोवर जीव गिरट्या घालतो तोपर्यंत तुझे असे रूप त्याच्या अंतःकरणात ठसत नाही जो केवळ तुझा भक्त असतो तो, तो कर्मफलाचा त्याग करतो सबळ वैराग्याचा अंगीकार करून त्याचा अंतरीचा मलिनपणा नाहीसा होतो मग तो तुझ्याकडे ओढला जातो व तू त्याच्यावर कृपादृष्टी करतोस हे मी स्वानुभवाने पाहिले आहे मन निष्काम झाले की तुझ्या नामाची गोडी लागते हे दत्तात्रेया तूच सत्य परमधाम आत्माराम व परमार्थ आहेस आता मी करावायचे ते केले आहे मिळवायचे ते मिळविले आहे व पाहावयाचे पाहिले आहे चरण तू जरी अगम्यूर तुझी तुलना करू तुझा स्वभावी ही उपमा देता नहीं अर्जुना ने अच्छी दत्त तत् प्रसन्न वे व नम्रपने सर्व योगलास ये थे ही दरिय है हिचात प्रवेश करुन आसना बसुन प्रयत्नपूर्वक अभ्यास कर आसना सरल बसन स्वरूपाकडे दृष्टी लावून मनाने अभ्यास कर लय विक्षेप या दोहोंचेही शमन कर मी उपदेशिलेल्या योगाचा चांगला अभ्यास कर आणि समाधी उतरल्यानंतर तुला आलेला अनुभव मला सांग तू आता जा मी आत प्रवेश करणार नाही असे म्हणून भवसंहारक श्री दत्तांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला राजा रोमांचित झाला त्याने श्री गुरुंना वंदन केले व आज्ञा शिरसावंद मानून तो गुहेत जाऊन बसला तेथे दृढासन घालून अभ्यासाने प्राण व समान करून श्वासावर विजय मिळवून तो स्थिर झाला क्षठचक्रांचा भेद होऊन कुंडलिनी नाडी सरळ होऊन सुशुमनेचे द्वार मोकळे होताच त्याला समाधी लागली ती समाधी तीन दिवस लागली आळस सोडून देऊन त्याने पुन्हा समाधी लावली ती बारा दिवस पर्यंत लागली पुन्हा उठून त्याने अभ्यास केला ती समाधी तीन महिने स्थिरावली ती उघडल्यावर त्याला असे वाटले की गुरुंना भेटावे तेव्हा श्री दत्तांकडे येऊन त्याने त्यांना वंदन केले त्याला अलिंगन देऊन त्यांनी विचारले तुला काय अनुभव आला ते मला सांग तू इतके दिवस गुहेमध्ये वास केलास तेव्हा काय अनुभवास आले तेव्हा अर्जुनाने उत्तर दिले तो अलौकिक अनुभव कसा सांगू जेथे अनुभविता अनुभव व अनुभवाव्य ही त्रिपुटीच नाही तेथला अनुभव मी कसा सांगू तेथे वृत्ती जरी नव्हती तरी आता अनुवृत्ती झाल्यामुळे तर्कचित्तात येतो आहे तेथे मती स्थिर होती ज्या ठिकाणी जागृती स्वप्न व सुशुक्ती नव्हत्या इंद्रियांच्या चेष्टा नव्हत्या त्या ठिकाणी मनाची उन्मनी स्थिती झाली होती जे पूर्वी उद्विग्न होते तेच मनस्वरूपाचे ठिकाणी संलग्न होताच संकल्परहित होऊन परमानंदात निमग्न झाले हे गुरु तो आनंद माझ्याने बोलवत नाही जीवाभावाने मी पुन्हा सांगतो की त्या आनंदाचे वर्णन करवत नाही तेथेही तुमचे सत्य आनंद रूपच होते ते अनुभवितांना पाप व ताप दोन्ही निमाले तेच आपले रूप बाहेरही आहे आता हे सुख सोडून माझे मन अन्यत्र जात नाही आता मी समाधान पावलो असून मला राज्य किंवा धन काहीही नको मला आता राज्याचा त्याग करण्याने दुःख होणार नाही राज्य करण्याने सुख होणार नाही आता माझ्या मनाची दृढता झाली आहे जो परमात्मा सर्वत्र व्यापून परिपूर्ण आहे तेच तुमचे निर्गुण रूप व तेच सगूनही झाले आहे ज्ञानाला योग्य करवून मला हाताशी धरून कृपा मृताने भरून आपण मला अमर करून ठेवला आहे असे म्हणून राजाने श्री दत्तात्रयांपुढे लोटांगण घातले व मनोभावे त्यांच्या चरणांना वंदन करून तो लीन झाला इमत्परमहंस परिव्रजकाचार्यव श्री मत््रीदे श्री मत्तीसुदेवानंद सरस्वती विरचि श्री दत्त महात्मे पंच दशोध्याय श्री गुरु श्री गुरुदत्तार्पणस्तू हरी दत्ता